पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्या पाटील प्रकरण पासष्टावे अकरा दिवस जशी घार कट्यारी विदारीते निजकोश तशी व्यथा मणीशी विदारीतेरन माझी सुटका तात्पुरतीच होती एक दोन अथवा डॉक्टरना अगदी अवश्य वाटतील तेवढेच दिवस मला बाहेर ठेवण्यात येईल असे सांगण्यात आले सर्वच अनिश्चित, अशी ती विचित्र परिस्थिती होती काही काम स्वस्थ चित्ताने हाती घ्यावे तर ते शक्य नव्हते एक मुदत दिली असती म्हणजे मला त्या मनानी, बसतान बसवता आले असते आताची परिस्थिती अशी होती की कोणत्याही दिवशी कोणत्याही क्षणी मला परत तुरुंगात जावे लागणार होते सुटका एकाएकी झाली असल्यामुळे नवीन परिस्थितीशी जमावून घेण्याची मी काहीच तयारी केली नव्हती एकांतवासाच्या कोठडीतून पाऊल टाकले ते सरळ डॉक्टर परिचारिका व आप्तस्वकीय यांनी गजबजलेल्या घरात माझी मुलगी इंदिरा ही देखील शांतिनिकेतून घरी आली होती कमलाच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी व मला भेटण्यासाठी स्नेही सोपती एकसारखे येत असत राण्याची तर तुरुंगातल्यापेक्षा अगदी निराळी होती घरातल्या सुखसोई होत्या चांगले अन्नपाणी होते पण या सर्व गोष्टींवर कमलाच्या जीवावरच्या दुखण्याबद्दल वाटणाऱ्या चिंतेच पटल पसरले अस कमला अगदी निशक्त आणि दुबळी होऊन पडली होती पूर्वीच्या कमलाची ही जणू काही छायाच आपण पाहताहो असे वाटे तिचे शरीर व्याधीवर क्षीणपणाने झगडत होते ती कदाचित मला सोडून जाईल असा असह्य विचार माझ्या मनाला एकसारखा बेडसावू लागला आमच्या विवाहाला अठरा साडेअठरा वर्ष झाली होती आमचा विवाह झाला तो दिवस आणि त्यानंतरच्या काळातील अनेक प्रसंग मला आठवले विवाहाच्या वेळी मी सव्वीस वर्षाचा होतो व कमला अवघी सतरा वर्षाची मुग्धा बाला होते आमच्या दोघांच्या वयात बरेच अंतर होते परंतु आपच्या दृष्टीकोनातील अंतर त्याहीपेक्षा अधिक होते तिच्यापेक्षा माझी कितीतरी अधिक मानसिक वाढ झालेली होती परंतु जगाबद्दलच्या ज्ञानाचा टेंबा मी बाह्यातकाळी कितीही मिरवीत असलो तरी अद्याप अजानच होतो या नाजूक आणि भावनाप्रधान मुलीचे मन एखाद्या सुकुमार फुलाप्रमाणे पाकळी पाकळीने उमलत आहे फार स्नेहाने आणि दक्षतेने त्याची निगा राखली पाहिजे हे माझ्या लक्षात आले नाही आमी परस्परांकडे आकर्षित हो थो थो, जीवन कदी -कदी होत होतो आणि आमचा जीवनक्रमही व्यवस्थितपणे चालला होता परंतु दोघांच्या मनाची पार्श्वभूमी असमान असल्यामुळे मनाची गुंफण बेमालूम होत नसे त्यामुळे कधी कधी खटके उडत बारीक सारीक गोष्टीवरून रुसणी फुगणीही होत परंतु ही पोरस्पदा भांडणे फार वेळ टिकत नसत तेव्हा सिमेंट घडून आमच्या दोघांचेही स्वभाव तिकट होते दोघांची अंतकरणी हळवी होती व आमच्या प्रतिष्ठे संबंधीच्या कल्पनाही बालिश होत्या असे असून सुद्धा आमच्यातील स्नेह गाढ होत चालला आमच्यातील मानसिक असमानता नष्ट होण्याला मात्र बराच अवधी लागला विवाह झाल्यानंतर 21 महिन्यांनी आमची एकुलती एक मुलगी इंदिरा हिचा जन्म झाला आमचा विवाह व्हायला आणि राजकारणाला नवी कराटणी मिळावायला एकच गाठ पडली राजकारणामध्ये मी गर्क होऊन गेलो होतो ते चे दिवस होते त्यानंतर लवकरच पंजाबमध्ये लष्करी कायदा जारी करण्यात आला नंतर असहकारताची लाट उठली आणि अशा रीतीने सार्वजनिक कार्याच्या धुम्मचक्रीत मी अधिकाआधी अधिक गुरफटला गेलो या चळवळीमध्ये मी इतका उंगून गेलो होतो की ज्या काळात कमलाला माझ्या पूर्ण सहकार्याची आवश्यकता होती नेमकी त्याचवेळी तसा हेतू नसताही माझ्याकडून तिची उपेक्षा झाली ती एकटीच मागे पडली माझे तिच्यावरचे प्रेम कायम होते नवे वाढत होते आपल्या सौजन्यानिशी ती मला सहाय्य करण्यास सदैव तयार आहे ही कल्पना मनात आली की मनाला कितीतरी समाधान वाटत असे तिच्यामुळे मला सामर्थ्य प्राप्त झाले परंतु तिच्या मनाला मात्र यातना होत असाव्यात आपली हेळसाण होत आहे असे तिला वाटले असावे असल्या मामूली उपचारापेक्षा असल्या अर्धवट उपेक्षेपेक्षा उघडउघड अवहेलना तिला जास्त पसंत पडली असती आणि नंतर तिच्या आजाराला व माझ्या दीर्घकालीन शिक्षणाला सुरुवात झाली त्या मुदतीत फक्त तुरुंगातच कायते आमची भेट वावायाची कायदेभंगाची चळवळ सुरू झाल्यावर आघाडीच्या सैनिकांच्या बरोबरीने ती लढली आणि शिक्षा झाली तेव्हा तिला समाधान वाटले त्यामुळे आमचे प्रेमसंबंध अधिकच दृढ झाले कधी होणारी आमची भेट आम्हाला अमौलिक वाटू लागली भेटीची आम्ही किती किती उत्सुकतेने वाट पाहत असू मध्यंतरीचे दिवस आम्ही मोजत बसत होतो एकमेकांचा आम्हाला कधी कंटाळा आला नाही की सहवास कधी शिया वाटला नाही कारण आमच्या अल्पकालीन भटीतील नवनवोन्मशी आनंद कधी नष्ट होईल तर ना परस्परांचे नित्यपैलू आम्हाला दिसत होते एखादा नवा पैलू आपल्या पसंतीला येऊ नये असंही कधी काळीकडे आमच्या वाढत्या वयातील मतभात देखील एक प्रकारचा मनोरम अल्लडपणा प्रतीत होईल विवाहाला अठरा वर्ष झाल्यानंतर सुद्धा कमलाच तारुण्य आणि सुकुमारपणा कायम होता जरेची दृष्टी तिला कधी लागलीच नाही 18 वर्षापूर्वी आमच्या घरात पाऊल ढोलेली कमला ती हीच असे वाटावे पण माझ्यात मात्र कल्पना फरक पडला वयाच्या मनाने पाहता माझे शरीर निकोप आणि सपर राहिले असले आणि माझ्या ठिकाणी लोक म्हणत त्याप्रमाणे थोडीफार पूरस्वदावृत्तीही कायम असली तरी माझ्या मुद्रेवर काळाची निशाणी उमटली दिसत होती मला थोडेसे टक्कल पडले होते केसांवर रुपेरी सेटा दिसू होती चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या आणि डोळ्यांमोती यांची छाया पसरली होती गेल्या चार वर्षातील दगदगीचा व चिंतेचा परिणाम माझ्या शरीरावर चांगलाच झाला होता अलीकडच्या काळात अनोळखी ठिकाणी आम्ही दोघे गेलो म्हणजे पुष्कळ वेळा लोक तिला माझी मुलगीच असे समजत आणि माझा गोंधळ उडत असे इंदिरा आणि ती पाठच्या बहिणीप्रमाणे दिसत असत वैवाहिक जीवनाची अठरा वर्ष पण त्यातील कितीतरी वर्ष मी काढली आणि कितीतरी वर्ष कमला आणि काढली याही खेपेला मी तुरुंगात खितपत पडलो होतो आणि कमला अंधुणावर खेळून होती एक दोन दिवसच काय ती मला मोकळी मिळणार जी ती योग्य काळजी घेत नाही म्हणून मला तिचा थोडासा रागही आला परंतु तिला दोष तरी कसा द्यावा शरीराचा दुबळेपणा आणि निष्क्रियता यांच्यामुळे स्वातंत्र्याच्या लढ्यात आपल्याला योग्य तो भाग घेता येत नाही म्हणून तिच्या कर्तव्यपरायण मनाची तडफड चालली होती परंतु शरीर कमकुवत झाल्यामुळे तिला धड करता येईना धडधोपचाराकडेही मनवळेना अशा अवस्थेत अंतरंगातील आकांक्षांच्या धगिने तिचे शरीर कोळपून जाऊ लागले तिच्या सहाय्याची मी अपेक्षा करीत असताना मला एकट्याला सोडून तिला जाववेल तरी कसे परस्परांच्या अंतकनाची साक्ष आता कुठे आम्हाला पटू लागली होती आणि आमच्या खऱ्या सहजीवनाला नुकती कुठे सुरुवात होत होती आम्ही एकमेकांवर पूर्णपणे विसंबून राहिलो होतो, होतो। बरोबरीने कितीतरी काम करण्याची उमेद आम्ही मनात बाळगली होती अशा तरेसे विचार चक्र माझ्या मनात भ्रमत होते आणि तासामागून तास दिवसामागून दिवस जात असता मी तिच्या उशाशी बसून राहिलो होतो माझे सहकार्यानी मित्र मला भेटाव्यास येत मला माहीत नसलेल्या अनेक गोष्टी मला त्यांच्या तोंडून कळल्या चालू राजकीय प्रश्नांवर त्यांनी वाटाघाट केली आणि मला शंका विचारल्या त्यांची उत्तर देणे बरेच कठीण होते कमलाच्या दुखण्याचा विचार मनातून जात नसे शिवाय तुरुंगात इतके दिवस एकांत वासात घालवल्यानंतर दैनंदिन प्रश्नांची धडादर उत्तरे ही शक्य नव्हते तुरुंगात मिळणाऱ्या तुटपुंजा माहितीच्या आधारावर परिस्थितीविषयी नक्की मत बनवणे शक्य होत नाही हे मी इतक्या दिवसांच्या अनुभवाने शिकलो होतो योग्य ती विचार प्रक्रिया घडून येण्यासाठी साक्षात संबंध असले पाहिजेत एरवी आपली मते वस्तुस्थितीशी विसंगत व शास्त्रीय स्वरुपाची अशी बनतात सर्व प्रश्नांचा ओहापोह वर्किंग कमिटीच्या सभासदांशी व गांधीजींच्या बरोबर न करताच काँग्रेसच्या धोरणासंबंधी कोणतेही ठाम मत देणे अन्यायचे झाले असते झालेल्या अनेक गोष्टींवरील टीका माझ्या मनात सरसरत होती पण कोणतीही विधायक सूचना करण्या इतकी मात्र तयारी झालेली नव्हती तुरुंगातून या सुमराला बाहेर यावे लागेल अशी कल्पनाच नसल्यामुळे हो मी त्या दृष्टीने विचारच केलेला नव्हता पत्नीची भेट घेता यावी म्हणून मला मुक्त करण्यात सरकारने जे अवतारे दाखवले होते ते लक्षात घेता मला मिळालेल्या संधीचा राज राजकारणासाठी विनियोग करावा हे सुद्धा मला योग्य वाटेना मी अशा प्रकारचा कोणताही निर्बंध स्वतःवर घालून घेतला नव्हता अथवा सरकारला आश्वासनही दिले नव्हते परंतु सरकारच्या चांगोरपणामुळेच मी बाहेर राहिलो आहे ही कल्पना मनात सतत जागत असल्यामुळे राजकारणापासून माझे मन माघारे वळत असे खोट्या बदनांचा इन्कार करण्यासाठी मी काय जाहीर पत्रके काढली असतील तेवढीच इतर जाहीरपत्रके प्रसिद्ध करण्याचे मी टाळले खासगी देखील कोणत्याही निश्चित धोरणाचा पुरस्कार करण्याची सावधगिरी मी बाळगली होती गतगोष्टींवर मात्र खुल्या दिलाने टीका करीत असे काँग्रेस समाजवादी पक्षे नुक्ताच अस्विद आला होता व माझे काही जिवलक मित्र त्या पक्षाशी संबंधित झाले होते मला हकीकत समजली तेवढ्यावरून मला त्या ते पक्षाचे धोरण पसंत वाटले पण त्या पक्षातील सभासदांचा जमाव संमिश्र आणि विलक्षण स्वरूपाचा भासला मी मोकळा असतो तरीही मी त्या पक्षाला एकदम जवळ नसतो स्थानिक राजकारणातही माझा बरासा वेळ गेला स्थानिक काँग्रेस समित्यांच्या निवडणुकीसाठी इतर टिकांच्या प्रमाणेच अलाहाबाद येतही जोराची मोहीम सुरू होती जे झगडे चालले होते त्यांना तात्विक असे महत्व मिळेच नव्हते त्यात केवळ व्यक्तीचा प्रश्न होता काही व्यक्तिविषयक झगडे मिटविण्यासाठी मला पाचारणही करण्यात आले या भानगडीत शिरण्याची माझी इच्छा नव्हती आणि मला प्रसदही नव्हती तथापि काही गोष्टी माझ्या कानावर आल्याच आणि ते ऐकून मला थोडे वाईट वाटले स्थानिक काँग्रेस निवडणुकीच्या बाबतीत लोकांनी इतक्या वर्दळीवर यावी याचे मला आश्चर्य वाटले लढा चालू असता खाजगी अडचणींची सबाब सांगून ज्यांनी काड़ता बाय घेतला होता तेज या बासावाचीत प्रामुख्याने चमकताना दिसले कायदेभंग संपल्याबरोबर ते बिळातून बाहेर पडले आणि त्यांनी परस्परांविरुद्ध घडाक्याचा व असभ्य अशा मतप्रचाराचा धडाका सुरु केला दुसऱ्या पक्षाची नाचकी करण्याच्या आवेशात शिष्टाचाराचे साधेसुदे नियमही कचऱ्याच्या टोपलीत केले स्थानिक निवडणुकीच्या प्रसंगी कमलाच्या नावाचा व तिच्या आजाराचा देखील दुरुपयोग लोकांनी करावा याचे दुःख मला विशेष करून झाले ज्या व्यापक प्रश्नांची भवतीनं भवती झाली त्यापैकी एक असा होता की काँग्रेसने मध्यवर्ती कायदेमंडळाच्या आगामी निवडणुकी लढाव्या की नाही निवडणुकी लढवणे म्हणजे सनश्चिर व नेमस्थ राजकारणाकडे वळण्याप्रमाणे आहे असे तरुणांचे मत असल्यामुळे हो त्यांनी या तरुणाला विरोध दर्शविला पण दुसरा परिणामकारक मार्ग त्यांना सुचवता येईना उच्च तत्वांच्या भूमिकेवरून निवडणुकींना विरोध करणाऱ्यांचा दुसऱ्या एखाद्या काँग्रेस जर पक्षाने निवडणुकी लढवल्या तर त्याला मात्र आक्षेप नव्हता म्हणजे सर्व क्षेत्रात जातीय संस्थांना मोके सोडावे असा त्यांचा इरादा होता की काय अशी शंका उद्भवतच आहे स्थानिक बाचाबाची आणि बराबर पसरत चाललेले नवे राजकारण यामुळे माझा जीव अगदी उभून गेला मला आपला सूर त्यात मिळवता येईना आमच्या राबा चराजच मला परक्याप्रमाणे वाटू लागले अशा गोष्टीत मन घालण्याचा प्रसंग स्वतःवर आला म्हणजे माझ्यासारख्याला कसे वागावे लागेल या विवंचनेत मी पडलो होतो कमलाच्या प्रकृतीची हकीकत मी गांधीजींना पत्राद्वारे कळवली व मी लवकर पुन्हा तुरुंगाकडे परतणार मौका सापडणे कठीण म्हणून माझी मतीही मी त्यांना थोडक्यात निवेदन केली अलीकडचे काही प्रसंग माझ्या जीवारी लागून माझे मन खिन्न झाले होते माझी मनस्थिती पत्रात सुद्धा थोड्याशा प्रमाणात उतरली असावी असे करावे तसे करू नये असल्याप्रकारच्या सूचना करण्याच्या फंदात मी पडलो नव्हतो प्रसंगाविषयी मला काय वाटले तेवढेच मी विषद केले होते भावना धडपून टाकण्याचा प्रयत्न मात्र मी त्या पत्रामध्ये मुळीच केला नव्हता असे म्हटले तरी चालेल ते पत्र वाचून गांधीजींना फार दुःख झाले असे मला मागाहून समजले दिवसामागून दिवस जात होते सरकारकडून बोलावणे येईल निदान काहीतरी खबर मिळेल म्हणून मी वाट पाहत राहिलो होतो उद्या अथवा परवा नव्या सूचना देण्यात येतील असे मला वर्षीवर दरम्यान डॉक्टरांनी कमलाच्या प्रकृतीचे मान सरकारला दररोज कळवीत जावे असे सांगण्यात आले मी आल्यापासून कमलाच्या प्रकृतीत थोडीशी सुधारणा दिसून येत होती सर्वसामान्य लोकांची व सरकारच्या विश्वासातील समजल्या जाणाऱ्या लोकांची देखील समजूता अशी की मला येरवी सोडलेच असते पण दोन महत्वाच्या गोष्टी पुढे दिसत असल्यामुळे ते शक्य झाले नाही ऑक्टोबरमध्ये मुंबई येथे काँग्रेसचे अधिवेशन भरवायचे होते व नोव्हेंबरमध्ये मध्यवर्ती कायदेमंडळाच्या निवडणुकी व्हायच्या होत्या मी तुरुंगाबाहेर राहिलो तर उपरोक्त प्रसंगी मी काहीतरी गडबड उडवीन तेव्हा आणखी तीन एक महिने मला तुरुंगात ठेवून मग सोडण्यात येईल अशी कल्पना होती तुरुंगात परत पाठवणार नाहीत असाही संभव होता व दिवसगतीप्रमाणे तोच अधिक खरा वाटू लागला आणि नित्यव्यवसाय निर्वतपणे सुरु करावायचे असं मी ठरवले माझी सुटका होऊन अकरा दिवस झाले होते तेवीस ऑगस्ट रोजी पोलिसांची मोठा दराशी आली व तुमची मुदत संपली असल्याकारणाने तुम्ही मग नैनी तुरुंगाकडे चहावे असे पोलीस अधिकाऱ्याने मला सांगितले ग्रहातील मंडळींचा मी निरोप घेतला आता मोठारीत बसणार इतक्या आई आजारी असता धावत माझ्यापाशी आली व तिने मला फोटाशी गट्ट धरले त्यावेळेचा तिचा तो चेहरा कितीतरी वेळ माझ्या डोळ्यांपुढून हल्ला नाही